पंचतंत्र लेखक काशिनाथ अनंत जोशी आणि पांडोरंग रामचंद्र ढमढेरे वाचक मिलिंद रव्हाणकर तंत्र तिसरे काकोलुकीय आता काकोलुकीय नावाचे तिसरे तंत्र सुरू झाले जुन्या शत्रू बरोबर मैत्री केली तरी त्याच्यावर विश्वासून राहू नये नाही तर आग लावून त्यांचा नियचे ही गोष्ट अशी सांगतात दक्षिण प्रांतात महिला रोग नावाचे एक नक्षहर होते त्या शहराजवळ हजारो फांद्या आणि भरपूर पाने असलेले एक वडाचे झाड होते त्या झाडावर मेघवर्ण नावाचा कावळ्यांचा राजा अनेक कावळ्यांच्या परिवारासह राहत होता त्या झाडापासून जवळच एका डोंगराच्या गुहे अरिमर्दन नावाचा एक घुबडांचा राजा राहत होता त्याचा परिवारही फार मोठा होता रोज रात्री घुबडांचा राजा त्या झाडाभोवती घिरट्या घालून एकट्या दुकट्या सापडलेल्या कावळ्याचा खन्ना पाडित असतो हळूहळू त्या घुगडांनी त्या वडाच्या झाडावरील बऱ्याच कावड्यांचा नाश केला वाढत जाणाऱ्या शत्रूची आणि रोगाची जो आळसाने उपेक्षा करतो त्याला कर, ते हळूहळू खाऊन टाकतात रोग आणि शत्रू यांना उपजल्याबरोबर नाहीसे केले पाहिजे नाही ते बलवानालाही खाऊन टाकतात एक दिवस कावड्यांच्या राजाने आपल्या मंत्रिमंडळाची सभा बोलावली आणि तो त्यांना म्हणाला अहो रोज रात्री हा उद्योगी शत्रू आपला नाश करीत आहे ही गोष्ट भयानक आहे हे कसे थांबवता येईल आपल्याला रात्री अंधारामुळे दिसत नाही आणि शत्रूचा किल्ला कोठे आहे तो आपल्याला माहीत नसल्यामुळे दिवसा त्याच्यावर हल्ला करता येत नाही तेव्हा आता आपण काय करावे सह हो, युद्ध माघार कम बंदोबस्त किंवा दुसऱ्याची मदत या यापैकी काय करावे ते विचार करून लवकर सांगा मंत्रिमंडळाला राजाचा प्रश्न योग्यच वाटला राजाने विचारल्याशिवाय प्रधानाने सल्ला देऊ नये आणि विचारल्यावर मग प्रिय असो अगर अप्रिय असो हित आणि खरा सल्ला द्यावा जो विचारल्यावर सुद्धा योग्य ते बोलत नाही तो गोड बोलणारा असला तरी केवळ शत्रूच होय नेहमी सर्व उहापोह करून योग्य उपाययोजना करावी असे शास्त्र आहे मेघवर्णाचे उज्जीवी संजीवी अनुजीवी प्रजीवी आणि चिरंजीवी असे पाच मंत्री होते त्या प्रत्येकाला त्याने निरनिराळे मत विचारले प्रथम तो उज्जीवी नावाच्या मंत्र्याला म्हणाला या परिस्थितीत आपण काय करावे उज्जीवी म्हणाला बलवाना बरोबर वाढविण्यात काही अर्थ नाही तह करून योग्य वेळ येईपर्यंत स्वस्थ राहावं आणि मगच शत्रूवर हल्ल्या करून छट्टांबोड करावा नदीचा उलट प्रवाहा बरोबर झुंजण्यात काही अर्थ नाही शत्रू जर धार्मिक मानी किंवा पुष्कळ नाती गोती असलेला आणि सदा विजयी होणारा असला तर त्याच्याशी तह करणे योग्य आहे दुष्ट माणसापासून संरक्षण करण्यासाठीही तह करणे योग्य कारण प्राण हे नेहमी पहिले काम आहे अनेक युद्धात ज्याने विजय मिळवला आहे त्याच्याशी हटकून तहच करावा युद्धात जयाची आशा संदिग्ध असली तरीही तह करावा ज्याबद्दल संशय वाटतो असे काही करू नये असे ब्रहस्पती म्हणतो अशा वेळी साम दाम व भेद हे उपाय अयशस्वी झाले तरच युद्धाचा विचार करावा तहन करणारा आणि मानापमानाच्या विचित्र कल्पनेने डोके फिरून गेलेला राजा आपल्या बरोबरीचा असला तरी युद्धात कच्च्या मडक्या प्रमाणे एकमेकांवर आपटून दोघांचाही नाश होतो युद्ध करून तरी भूमी संपत्ती किंवा मित्र मिळवायचे या तिन्ही पैकी एकही मिळत नसेल तर युद्ध तरी कशाला करायचं जेव्हाने दगड तयार झालेले उंदराचे बीड खणले तर त्याची नथे होतील आणि फळ मिळाले तर मिळणार काय तरुण म्हणून जेव्हा फळ काय मिळणार ते समजत नसेल तेव्हा युद्ध करू नये बलवानाने आक्रमण केल्यास वेता सारखा नम्रपणा ठेवला तर अक्षय लक्ष्मी मिळते जो नम्रपणा ठेवतो त्याला संपत्ती मिळते व जो सर्पासारखा दुसऱ्यावर फुटकारतो त्याला मरण प्राप्त होते शहाणे शत्रूचा हल्ला आला तर कासवासारखे आखरून बसतात व वेळ येईल तेव्हा सर्पाप्रमाणे शत्रूवर ओढतात शक्यतो उपाय योजवून युद्धाचा प्रसंग आणू नये कारण युद्धात विजय अनिश्चित आहे शत्रू समोर युद्धात उभे राहणे म्हणजे ढगांनी वाऱ्याविरुद्ध जाण्याचा प्रयत्न करण्यासारखेच आहेत या प्रमाणे उज्जीवी मंत्र्याने तह मार्ग विषद करून सांगितला ते ऐकून राजा संजीवी मंत्र्याला म्हणाला तुझे काय म्हणणे आहे तो म्हणाला महाराज माझ्या मते शत्रू बरोबर करणे इष्ट नाही चांगला पक्का तह केला तरी ते योग्य नाही कारण पाणी कितीही तापलेले असले तरी त्याने अग्निबीज आपला शत्रू अतिशय क्रूर अधर्मी आणि अधर्माने अधर्मा शत्रू हा क्षणभरही मैत्री करण्यास लायक नाही त्याच्याशी युद्धच केले पाहिजे शत्रू जर क्रूर आळशी वित्रा लोभी अस्थिर होळी करणारा किंवा मूर्ख असला तर त्याचा सहज पराभव करता येतो शत्रूचा पराभव करणे आपणाला शक्य असून आपण जर तसे केले नाही तर तापावर घाम येणारे औषध देण्याऐवजी वैद्याने जर पाणी शिंपडले तर त्याचा जो परिणाम व्हायचा तशीच ग तापली व्हायची संतप्त झालेल्या शत्रूला तह करण्यास सांगणे म्हणजे तापलेल्या तुपावर पाणी घालून आग भडकविण्यासारखेच आहे उत्साह हो आणि शक्ती ज्यांच्या जवळ असेल त्यांनी लहान मोठ्या शत्रूचा निपात करावा शत्रू बलवान आहे असे म्हणण्याचेही कारण नाही हत्ती कितीही मोठा असला तरी सिंह त्याच्या गंडस्थळावर हल्ला करून त्याला ठार नाही का करीत शत्रू जर प्रबळ असेल किंवा बळाने त्याला ठार मारणे अशक्य असेल तर त्याला युक्तीने ठार करावे स्त्रीचा वेश घेऊन भीमाने किचकाला नाही का मारले शत्रूला मृत्यूसारखा उग्रदंड दाखवून त्याचा नक्षा उतरवला पाहिजे राजा दयाळू असेल तर, तर शत्रू त्याला गवतासारखा समजतो तेजस्वी असणाऱ्याचा हरण करून आपला तेजस्वीपणा सिद्ध केला पाहिजे नाही तर आईने जन्म देण्याचा त्रास फुकट देतला असे होईल शत्रूच्या लाल रक्ताने रंगली नाही अशी लक्ष्मी हवीशी वाटली तरी मोठे लोक तिला पत्करित नाहीत ज्या भूमीवर शत्रूच्या रक्ताचा व त्यांच्या बायकांच्या डोळ्यातील अश्रूंचा पाऊस पडला नाही त्या भूमीची राजाला काय शोभा आहे याप्रमाणे संजीवीने युद्धनीती सांगितली त्यानंतर राजाने अणुजीवीला सल्ला विचारला अनुजीवी म्हणाला शत्रु अत्यंत बलवान आहे तेव्हा तह हो किंवा युद्ध या दोन्ही उपायांपेक्षा माघार घेणे हेच मला योग्य वाटते कारण शत्रु अत्यंत बलवान असला हे माघार घेण्याशिवाय दुसरा उपायच नसतो माघार ही जशी शत्रू आपला आणि आपल्या संपत्तीचा नाश टाळण्यासाठी उपयोगी असते तशीच ती शत्रूवर हल्ला करण्यासही उपयोगी पडते शत्रूच्या राज्यात कार्तिक किंवा चैत्र महिन्यातच घुसावे म्हणजे पावसा पाण्याचा त्रास न होता पिकाचा मात्र लाभ होतो मात्र शत्रू जर संकटात असेल तर त्याच्या राज्यात तेव्हाही घुसण्यास हरकत नाही तसेच गुप्तहेरांकडून शत्रूच्या प्रदेशाची संपूर्ण माहिती मिळवावी आणि मगच त्याच्या राज्यात घुसावे म्हणजे जास्त चांगले शत्रूच्या राज्यात घुसण्यापूर्वी आपले राज्य सुरक्षित आणि बळकट करावे नाही तर परक्या मुलखावरील लढाई यशस्वी होते आणि त्याबरोबर आपल्या मुलखाचीही नासाडी होते आज तरी आपली चढाई करण्याची शक्यता नाही जर तह किंवा युद्ध करायचे नाही तर इथून निघून जाणेच योग्य आहे एडका धडकी मारण्यापूर्वी थोडासा मागेच रकतो किंवा सिंह उडी मारण्यापूर्वी आपले अंग तिची काखरून घेतो याप्रमाणे आपली तयारी पूर्ण होईपर्यंत जर थोडासा कमीपणा पत्करावा लागला तर तो पत्करावा युधिष्ठिराप्रमाणे काही काल देश त्याग करावा लागला तरी तो पुढील जर बलवाना बरोबर लढाईत उभा राहिला तर ते बलवानाला थोडेच नको आहे परंतु त्यात दुर्बल मरवून जाईल तेव्हा यावेळी इथून निघून जावे हाच माझा सल्ला आहे त्यानंतर प्रजीवीला विचारल्यावर तो म्हणाला मी ह्या तिघांनीही सुचवलेल्या मार्गाशी सहमत नाही आपण आहो तेथेच भक्कम बंदोबस्त करून राहावे या मताचा मी आहे याच जागेला जर आपण चिकटून राहिलो तर आपला निभाव लागेल मगर जरी लहान असली तरी ती पाण्यात असल्यावर प्रचंड हत्तीला सुद्धा ओढून नेते परंतु ती जर पाण्याच्या बाहेर आली तर एखादा कुत्राही तिचा पराभव करतो आपल्या किल्ल्यातच राहून आपल्या मित्रांच्या सहाय्याने आपल्या सुटकेचा प्रयत्न करणे इष्ट आहे शत्रू आला आहे अशा बातमीने जागा सोडून पळून जातात त्यांना ती जागा परत मिळत नाही दात पाडलेला चेष्टेचा विषय बनतात आपल्या जागे असणारा एक योद्धा शत्रूच्या शंभर लोकांबरोबर लढाई करू शकतो तेव्हा आपले स्थान सोडून जाऊ नये आपला किल्ला चांगले योद्धे मिळवून आणि कुंपणे वगैरे घालून अधिक बळकट करावा व किल्ल्यामध्ये युद्धाला तयार होऊन राहावे युद्धात जगलो तर पृथ्वी आपली आहे बरे मरण आले तर स्वर्ग ठरवलेला आहे तर त्यांना वाऱ्याचा त्रास पुष्कळ वेळी वेळी एकत्र उगवल्या तर त्यांना वाऱ्याचा त्रास होत नाही त्याप्रमाणे एका जागी एकजुटीने राहणाऱ्या राजाला रा शत्रूचे भय कमीत असते एकटे राहून शत्रूशी युद्ध करणे म्हणजे एकट्या वृक्षाने वाऱ्याला आव्हान देण्यासारखेच आहे वारा त्या त्यावेळी त्याची बछडी वळवी परंतु पुष्कळ वृक्ष जर एके ठिकाणी असतील तर वाऱ्या तेथे ते काही चालत नाही त्यानंतर चिरंजीवीला विचारल्यावर तो म्हणाला माझ्या मते दुसऱ्या कुणाबरोबर मैत्री करून मदत मिळवणे हा मार्ग जास्त उपयुक्त ठरेल शूर असूनही दुसऱ्या कुणाची मदत नसेल तो काय करणार वाऱ्याची मदत नसेल तर प्रखर आग्मीही आपोआप विजतो दुसरा कोणीतरी समर्थाचा कोणीही आपल्याला सहाय्य करणार नाही रानात वणवा पेटला आणि झाडे जलू लागली की वारा ती आज जास्तच भडकाविो परंतु घरातला एकटा दु दुखटा दिवा मात्र वाऱ्याने विजून जातो कारण दुर्बलांशी कोण मैत्री करणार एकाच बलवानाशी मैत्री जुडावी असेही नाही अनेक बलवान मित्र एकत्र आले तर त्यांचा उपयोगही तितकाच जास्त होतो राजा आणि वेळूचे बेट यात फार साम्य आहे एकटा दुखटा वेळू असला की तो मोडता येतो परंतु पुष्कळ वेळू एकत्र असले की बलवानाचेही काही चालत नाही शिवाय कमळाच्या पानावर पडलेले पाणी जसे मोत्यासारखे दिसते तसेच मोठ्यांचा सहवासही उन्नतीकारक आहे मैत्रीशिवाय प्रतिकार योग्य नाही म्हणून माझे मत चांगली मदत मिळवावी असे आहे राजाच्या वडिलांच्या वेळचा सर्व नीतीशास्त्रात पारंगत आणि दीर्घादिवशी असा स्थिरजीवी नावाचा एक सचिव होता आपल्या मंत्र्यांचा सल्ला ऐकल्यावर मेघवर्ण राजा स्थिरजीवी नमस्कार करून म्हणाला काकाजी मी मंत्रिमंडळाची सभा मुद्दामच समोर घेतली त्या सर्वांची मते तुम्ही ऐकलीच आहेत तेव्हा त्यातून योग्य मार्ग कोणता ते आता तुम्हीच सांगा स्थिरजी म्हणाला हे सर्व मंत्री नीतीशास्त्रात निपुण आहेत प्रत्येकाने सुचविलेला मार्ग त्यांच्या त्यांच्या मताप्रमाणे योग्यही आहे परंतु आजच्या स्थितीमध्ये एक कर्तव असे भासवून दुसरेच काहीतरी करणे हे योग्य आहे शत्रूवर पूर्ण विश्वास दाखवून आणि त्याच्याबरोबर मैत्री आहे असे भासवूनच त्याला कापून काढला पाहिजे शत्रुता नाश करण्यासाठी त्याला थोडा मोठेपणाही देणे कित्येक वेळा आवश्यक असते सर्दी आणि पडसे काकवी देऊन वाढवावे आणि मगस्ते ते बरे करावे असे वैद्य म्हणतात देव ब्राह्मण गुरु आणि स्वजन यांच्याशी एकनिष्ठा असावे आणि इतरांची द्विधा भावाने वागावे एकनिष्ठा हा यतीचा गुण आहे परंतु राजेलो आणि स्त्री लंपटांना त्याचा फारसा उपयोग नाही तेव्हा तू कौटिल्याने वागलास सरच तुझे आसन स्थिर होईल शत्रूच्या निवासस्थानाचा भेद केलास तर त्यावर हल्ला करून त्याला मारणे शक्य होईल परंतु का शत्रूचे निवासस्थान मला माहित नाही तर त्यात भेद कसा करणार कावड्यांचा राजा म्हणाला सचिव म्हणाला त्याचे निवासस्थानच काय था परंतु त्याचे पत्ते दुवेही आपल्याला आपले हेर पाठवून माहीत करून घेता येतील गायी वगैरे जनावरे वासा पदार्थ ओळखतात ब्राह्मण वेदांच्या ज्ञानाने सारे ओळखतात राजे लोकांचे डोळे म्हणजे त्यांचे हेर सामान्य माणसे मात्र साध्या डोळ्यांनीच पाहून ओळखतात स्वतःच्या राज्यातल्या अधिकाऱ्यांवर आणि शत्रूवर हेर पाठवून जे राजे माहिती मिळवतात त्यांच्यावर कोणीही शत्रू अचानक हल्ला करू शकत नाही यावर राजाने जास्त माहिती विचारल्यावरून तो म्हणाला याबाबतीत नारदाने विधिष्ठिराला केलेला उपदेश महत्वाचा आहे शत्रू पक्षातील वश होणारे अधिकारी अठरा प्रकारचे असतात तर आपल्या पक्षात पंधरा असतात त्या सर्वांवर तीन तीन गुप्त हेर असावेत त्यामुळे आपले अधिकारी कर्तव्यक्षम राहतील आणि शत्रु पक्षातल्या गुप्त गोष्टी आपल्याला कळतील अधिकारी म्हणजे राज्यातली महत्वाची कामे ज्यांच्यावर सोपविली आहेत असे नोकर हे नोकर बिघडले क्यूमा नीती भ्रष्ट झाले तर राज्याचा नाश लवकरच होईल शत्रूच्या राज्यातील मंत्री पुरोहित सेनापती युवराज जामदार अंतःपुरावरील अधिकारी मुख्य सल्लागार सभापती परराष्ट्र मंत्री मुख्य न्यायाधीश ज्ञापक साधनाध्यक्ष राजशालाध्यक्ष कोशाध्यक्ष दुर्गपाद करपाल सीमापाद आणि राजाचे अतिनिकटवर्ती खाजगी अधिकारी हे मुख्य आहेत यातले काही अधिकारी फुटले तर शत्रुवर मिळवणे फारच सोपे आता आपली मर्मस्थानी म्हणजे राणी राजाची माता कंचुकी माळी शह्यागार मुख्य हे ज्योतिषी वैद्य पाणी देणारा विडे देणारा पुरोला नाश होऊ शकेल याशिवाय गारुडी जादूगार ज्योतिषी वगैरे लोकांपासूनही सावध राहावे पाण्यातल्या पायऱ्या माहीत असल्यावर विहिरीत उतरण्यास धोका नसतो त्याचप्रमाणे शत्रूची मर्मस्थाने हेरांकडून जाणून घेतल्यावर त्याच्यापासून धोका नाही सचिवाचे हे बोलणे ऐकून मेघवर्णाने विचारले कावळा व घुगड यांचे हे वैर उद्भवले तरी कसे